स्कंद सहावा अध्याय नववा इंद्र पत्नीला देवीचा वर तेथे एकांतात आपली पत्नी शोकावस्थेत असल्याचे पाहून इंद्र विस्मित झाला तो तिला म्हणाला हे कांते तू या ठिकाणी कशी आलीस हे शुभे कोणालाही दिसू नये म्हणून मी येथे एकांतात वास्तव्य करीत आहे मी इथे असल्याचे तुला कसे समजले शेची म्हणाली हे देवा हे देवी चास प्रसादाने मला स्वर्गाधिपते करून मी, कर। मी काय करू इंद्र म्हणाला हे सुंदरी मी कालाची वाट पाहत आहे तूही तसेच कर इंद्राने असे सांगितल्यावर ती देवी दुःखाने सुस्कारे सोडू लागली ती म्हणाली मी इतकी दिवस घालवू कसे तो पापी नहुष मला बलात्काराने हरण करील हे शत्रुघ्ना त्याच्या भीतीमुळे मुनी मला म्हणाले तू त्या देवराजाचा स्वीकार कर बरे ब्रहस्पती तर ब्राह्मण म्हणून संरक्षण करण्यास असमर्थ आहे म्हणून मी चिंता आहे मी पतिनिष्ठ स्त्री असल्यामुळे माझा तुझ्यातच लय झाला आहे मी जारीणी नाही तेव्हा सांप्रत शरण जाण्यास योग्य असा कोणीही नाही इंद्र म्हणाला सुमुखी मी सांगतो तसे कर, मन्जे संकट प्रसंगी तुला शीलाचे रक्षण करता येईल स्वतःच्या शीलाचे रक्षण अखेर स्वतःच करावे लागते कोट्यावधी रक्षक असले तरी चित्त मदन विभाग झाल्यास शील कसे सुरक्षित राहणार म्हणून हे सुहास्य वदने बलात्काराने नहुशाने तुला ओढून नेले तर गुप्त संकेतने तू त्याची फसवणूक कर हे मदालसे एकांतात तू त्याला म्हण हे जगदीश्वरा तू दिव्य ऋषीयानात बसून माझ्याकडे आलास तर मी तुझी होईन असे तू म्हणालीस म्हणजे तो कामांध ऋषींना आपल्या वाहनास जोडील एखादा तपस्वी त्याच वेळी त्याला शापभ्रष्ट करील तसेच ती भगवती जगदंबा तुला मदत करील तिच्या स्मरणाने संकट निवृत्ती होते तेव्हा गुरुचे ऐकून मणितद्वीपवासिनी भगवतीची सेवा कर असे शचीला सांगतास ती बरे म्हणून विश्वासाने नहुषाकडे गेली तेव्हा नहुष तिला म्हणाला हे सत्यभाषिणी तुझे कल्याण असो खरोखर मी तुझा दास आहे तू आता माझा स्वीकार कर तुझे कोणतेही प्रिय कार्य सत्वर सांग मी ते पूर्ण करीन शची म्हणाली हे कृत्रिमिंद्रा माझी एकच इच्छा आहे मी ती आपण शेवटास नेल्यास मी आपल्या आधीन होईन नहुष म्हणाला हे चंद्रवदने आता तू सत्वर काय ते सांग मी तुझी इच्छा पूर्ण करीन शची म्हणाली हे राजेंद्राल अशी शपथ व्हा कारण मला विश्वास वाटत नाही या भूतलावर सत्यवचनी फार पचित आढळतात म्हणून माझे वांची पूर्ण केल्यास मी आपली होईन नवश म्हणाला हे सुंदरी मी आजवर यज्ञाने आणि दानाने मिळवलेल्या पुण्यावर शक्तेवर असे सांगतो कि तू म्हणशील ते मी शेवटास्ी म्हणाली अश्व गज रेचा गरुड यमाचा वृषभाचा हंस कार्तिकेयाचा मयूर गजाननाचा मोषक अशी निरनिराळ्या देवांची विविध वाहने आहेत परंतु याही पेक्षा आपले वाहन अपूर्व असावे हे महाराज सदाचरणी निर्मल मुनींना पालखी व्हायला लावून त्यातून आपण माझेकडे यावे त्यामुळे आपले तेज वृद्धिंगत होईल आणि मी आपल्या आधीन होईन तिचे भाषण ऐकून तो मूर्ख मदांद नहू शासला त्याला महादेवीने मोहित केल्यामुळे त्याने सांप्रतच्या पदाला अनुचित असे कृत्य करण्याचे ठरवले तो म्हणाला हे सुंदरी हे सुकेशी खरोखर तू म्हणतेस ते योग्य आहे मी तुझी इच्छा पूर्ण करीन या जगात मुनींना वाहन करणारा म्हणून माझी कीर्ती होईल हे देवी देवर्षी आणि सप्तर्षी माझे वाहक होतील असे म्हणून त्याने इंद्रायणी सांगून सत्व ऋषीना बोलावून आणले आणि तो म्हणाला हे विप्रहो सांप्रत सर्व शक्तिशाली असा मीच इंद्र आहे म्हणून सांगें तसे तुम्ही करा आता लवकरच इंद्राणीही मला प्राप्त होईल तिने मला सांगितले कि देवराजा आपण मुनि माझ्याकडे या म्हणून हे मुनी श्रेष्ठानो आपण दयाळू होऊन ही इच्छा पूर्ण करा मी मदन व्याकुल झालो असून आपण रक्षण करायची आणि भवितव्य जाणून घेऊन अगस्ती मुनी कृपाळू होऊन त्याचे म्हणणे मान्य केले त्या ऐकून राजाला आनंद झाला तो त्वरित एका सुंदर शिबिकेवर आरूढ झाला आणि चल चल सर्प सर्प असे म्हणून पायानेच त्याने मुनीच्या मस्तकाला स्पर्श केला इतकेच नव्हे तर कामबाणाने पीडित झाल्यामुळे त्याने महाप्रतापी समुद्रही पिऊन टाकणाऱ्या वातापिला पचविणाऱ्या त्या महासाध्वी लोपामुद्रेच्या पतीला त्या महातपस्वी अगस्ती मुनीला चापकाने मारले तो पुन्हा चल चल सर्प सर्प म्हणून चापकाने मारण्याची भीती घालू लागला त्यामुळे क्रुद्ध होऊन त्या अगस्ती मुनीने त्याला शाप दिला अगस्तीमुनी म्हणाले हे दुरात्म्या तू महाभयंकर घोर शरीर धारण करणारा सर्प होशील ती शापवाणी ऐकून नहुष खाली उतरला आणि भयभीत होऊन लागला। तेव्हा तो मुनी शांत चित्ताने म्हणाला हे नहुषा माझा शाप असत्य होणार नाही कित्येक सहस्त्र वर्षे तू सर्प योनित यातना भगशील त्याच अवस्थेत बलाने तू सर्वत्र संचार करशील पण युधिष्ठिराच्या दर्शनाने तुझ्या प्रश्नांची उत्तरे ऐकल्यावर तू मुक्त होऊन पुन्हा स्वर्गात येशील अशा रीतीने उशाप ऐकल्यावर ऋषींची स्तुती केली आणि तो अकस्मात सर्प होऊन स्वर्गातून भूमीवर पडला तेव्हा बृहस्पतीने मानस सरोवरात जाऊन सर्व घटना इंद्राला निवेदन केली ते ऐकून इंद्र आनंदित होऊन तेथेच राहू लागला नहूष भूतलावर पडल्याचे अवलोकन केल्यावर सर्व देव ऋषी इंद्राकडे गेले ते सन्मानाने त्याला स्वर्गात घेऊन आले त्यांनी पुन्हा इंद्राला राज्याभिषेक केला त्यानंतर स्वर्गप्राप्ती झाल्यावर शची इंद्र पुन्हा नंदनवनात मग्न झाला अशा प्रकारे विश्वरूपाचा वध केल्यामुळे इंद्राला घोर दुःख भोगावे लागले पण देवीच्या कृपेमुळे त्याला पुन्हा स्वर्ग प्राप्ती झाली व्यासमुनी म्हणाले हे जन्मेजया अशा रीतीने केलेल्या कर्माचे फल हे भोगावेच लागते अदन नौवा समाप्त